उत्पत्ती प्रकरणे म्हणाले हे रामा लीला राणी आणि सरस्वती देवी यांनी त्यावेळी पृथ्वीवरील वीरांना आलिंगन देण्यासाठी उत्सुक बनलेल्या अफसरांचा तो आकाशातील देखावा पाहिल्यानंतर मग त्यांनी भूतलावरील दृश्याचे निरीक्षण करण्यास आरंभ केला ली राणीचा प ज्या राष्ट्रात राज्य करीत होता त्या राष्ट्रातील एका विस्तीर्ण महाभयंकरण्यात दोन्ही पक्षांची सैन्य युद्धाच्या ईर्ष्येने सज्ज झालेली होती ती क्षुब्ध झालेली सैन्य दोन समुद्राप्रमाणेच त्या दोघींना वाटली परंतु अद्याप युद्धाला प्रत्यक्षात आरंभ झाले नसल्यामुळे ते सेना समुद्र विशेष खवळून गेले दिसत नव्हते त्या सैन्यामध्ये दोन्ही पक्षांकडचे राजे असल्याचे त्यांच्या दृष्टीला दिसले घनघोर असा संग्राम करण्यासाठी जय्यत सिद्धता असलेली ती सैन्य अरण्यातील प्रचंड वणव्याप्रमाणे दिसत होती उभय सैन्यातील योद्धे शस्त्रास्त्राने युक्त झालेले असून प्रथम शत्रू पक्षाकडून चढायला आरंभ होऊन आपण नंतर लढण्यास आरंभ करू असा विचार करीत आता केवळ एकमेकांकडे टवकारून पाहत समोरासमोर उभे होते दोन्ही पक्षातील वीर आपापली तेजस्वी खडगे हातात घेऊन परजित होते काही सैनिकांच्या हातात परशू होते काही जणांच्या हातात भाले होते तर काही जंबिये मुदगर वगैरे अयोध्ये धारण केली होती गरुड पक्षांच्या संचारामुळे निर्माण होणाऱ्या वायूच्या योगाने अरण्य कंपित व्हावे त्याप्रमाणे तेथील ती सैनिकांच्या हालचालीमुळे शुद्ध झालेली दिसत होती कित्येक वीरांनी आपल्या अंगावर सोन्याची कवचे धारण केली असल्यामुळे त्यांच्यावर पडलेल्या प्रभातकाळच्या सूर्यकिरणामुळे ती अत्यंत लखलखी दिसत होती दोन्ही सैन्यातील योद्धे एकमेकांकडे क्रूर दृष्टीने पाहून आयुधे उगारित होती आणि त्यांची दृष्टी एकमेकांवर अशी रोखलेली दिसत होती की ते जिवंत सैनिक नसून भिंतीवरील चित्रातील निश्चल सैनिकच आहेत की काय असा भासत होता दोन राजांच्या त्या दोन्ही सैन्यांच्या दरम्यान परस्परांच्या सैन्यांची एकमेकात मिसळ होऊ नये म्हणून बरीच मोठी जागा मोकळी सोडलेली असून तिच्या हद्दीवर स्पष्ट रेषा काढून वेगळा भाग दाखवला होता दोन्ही सैन्यामध्ये अतिशय गलबला चाललेला होता आणि त्यामुळे एकमेकांचा शब्द एकमेकांना ऐकू येत नव्हता दोन्ही सैन्यांमधील योद्धे आपापल्या राजाने युद्धाला आरंभ करण्याची आज्ञा करू नये अशा अभिनिवेशाने स्तब्ध उभे राहिले होते दुंदुमीचे आवाजही बंद पडले होते आणि जेथवर जाऊन पोहोचले त्याच्या दुप्पट अंतर सोडलेले असून तो भाग म्हणजे दणु समुद्रातील सेतूच आहे की किंवा प्रलयकाच्या क्षुब वायुने विभक्त केलेला असा तो खवळलेला समुद्र आहे असे भासत होते दोन्ही पक्षाकडील राजे हे भावी युद्धात छाती धडकी भरली असून ओरडणाऱ्या बेळकांच्या कंठावरील त्वचे प्रमाणे त्यांचे हृदय भीतीमुळे कापू लागले होते हजारो सैनिक भावी युद्धात आपले प्राण मोठ्या प्रेमाने अर्पण करण्यासाठी अगदी उत्सुक झाले होते हातात धनुष्यबांण घेऊन लढणाऱ्या योद्ध्याने धनुष्यावर बांड चढवलेले असून दोरी आकर्ण ओढलेली होती आणि बाण फेकण्यास ते सज्ज झाले होते हजारो योद्धे लढाईला तोंड लागण्याची मार्ग प्रतीक्षा करीत होते आणि शत्रू सैन्यातील योद्ध्याकडे पाहून क्रोधाने भुवया चढवित होते शेकडो वीराने अंगात चढवलेली चिलखते एकमेकांना आपटून त्यांचा मोठा आवाज होत होता कित्येक भ्याड सैनिक पराक्रमी अग्नीच्या ज्वालाप्रमाणे आपण दग्ध होऊन जाऊ अशा भीतीने पर्वतातील गोहांचा इतके भित्रे होते कि लढाईला तोंड लागेपर्यंतच काय ते आपले प्राण आपल्या शरीरात राहणार अशी त्यांची खात्री झालेली होती सैन्यातील ज्येष्ठ पुरुष आणि हत्ती यांच्या अंगावर समोरच्या रोमांच उभे राहिले होते पहिला प्रहार कोणाकडून होतो याबद्दलच्या विचारात मग्न झालेले सैनिक निशब्द दिसत असून रात्रीच्या वेळी जातील लोकांचे आवाज शांत झालेले आहेत अशा एखाद्या नगराप्रमाणे त्या सेना शांत दिसत होत्या दोन्ही सैन्यातील शंख भेरी दुंदुभी इत्यादी वाद्य शांत होते आकाश मेघरहित होते आणि भूतलावरील धूळ शांत झाली होती भित्र्या सैनिकाने शूर लोकांच्या आपण दृष्टीस पडू म्हणून सैन्यातून मागच्या मागे पलायन करण्यास आरंभ केला होता मकर आणि मत्स्य समूहाचे आकाशातील ताऱ्यांना आरोड झालेल्या माहुताने हत्तीना चालवण्यासाठी आपल्या हातातील अंकुश वर उचलले असून त्यामुळे वृक्षाप्रमाणे दिसणाऱ्या त्यांच्या हातामुळे त्या ठिकाणी आकाशाला एक अरण्याची शोभा प्राप्त झाली होती सर्व सैनिकांनी आपापली शस्त्रे उभारलेली असल्यामुळे त्या शस्त्रांच्या लखलखीत आणि चंचल तेजामुळे त्या शस्त्रांना जणू पंखच फुटत आहेत काय असे वाटत होते दुमदुभीचा धम धम असा शब्द सुरू झाला होता शंख करणे तुतऱ्या वगैरे वाद्यातून निरनिराळे ध्वनी निघू लागले होते त्यांच्या त्या गंभीर आवाजामुळे आकाश दुमदुमून गेले होते त्यावेळी काही सेनापती चक्रव्यूहाची रचना करण्यात दानवाना जिंकणाऱ्या देवाप्रमाणे दिसत होते काही ठिकाणी गरुड व्यूह हो सिद्ध करण्यात येत असून त्यांच्या आकृतीला भिवून त्या ठिकाणच्या अरण्यातील सर्प सैराविरा पळस होते काही ठिकाणी शेनव्यूह हो रचनात आले असून त्याने शत्रू सैन्याची फळी मोडून टाकल्यामुळे त्यातील सैनिक मारत होते शेकडो वीर आवेशाने आपले दंड थोपटून प्रतिपक्षावर चाल करून जाण्याच्या तयारीत होते काही काही व्यूहातील पुढे असणारे वीर आपल्या व्यूहाची मर्यादा सोडून शत्रूवर चाल करून जात होते आणि त्यावेळी मोठमोठ्याने गर्जना करीत होते काही ठिकाणचे सैनिक आपल्या हातातील मोजगर आकाशात घर फिरवत होते काही वीरांच्या हातातील आयुधे मेघाप्रमाणे काळसर दिसत असून ती आकाशातील सूर्यमंडला गवतापासून ते दोन्ही पक्षाकडील सैन्य म्हणजे प्रलयकाचे पुष्कर आवर्त इत्यादी मेघ प्रलयकाच्या प्रचंड वायूमुळे शुद्ध झालेला महासमुद्र महामिरुचे नुकतेच कापलेले आणि म्हणून हलणारे दोन पंखा प्रचंड वायूच्या झोतात सापडलेला काजळाचा पर्वत पातळाच्या उदरातून वर उसळलेला अंधार उन्मत्त होऊन नृत्य करणारा लोकारोक पर्वत किंबहुना पृथ्वीचा भेद करून उठलेला नरकाचा समूहचा आहे की काय असा भासत होता सारांश निरनिळा योद्ध्यांच्या हातातील तेजस्वी शस्त्रे हेच जण मेघ असून ते सूर्यप्रकाशाला आच्छादित करीत आहेत आणि ते मेघ लवकर पृथ्वीवर पूर भुवन कोशाला प्रलय काळाप्रमाणे बुडवून टाकण्यास उत्सुक झाले आहेत की काय असे दिसून येत होते इथे श्री वासिष्ठ महारामाणे उत्पत्ती प्रकरणे सर्ग, सर्ग तेहत्तीस श्रीराम म्हणाला भगवान त्या दोन्ही बाजूंच्या सैन्यामध्ये जे युद्ध झाले त्याचा वृत्तांत मला थोडक्यात सांगा कारण अशी मजेदार वर्णने ऐकण्याने श्रोत्यांच्या मनाला मोठा आनंद होतो शिष्ठ मिलालन् पृथ्वी पर चाल्ले युद्ध पाहवे या हेतु लीला राण सरस्वतीदेव रमणीय काल्पनिक विमान बसुन रणभूमि निरीक्षण कराया आरंभ किया प्रत्यक्ष युद्ध सुरू दिलोरासमोर उभेस योद्धे एकमे शस्त्रा प्रहार करू लगे प्रलयकालाच्या समुद्राप्रमाणे असलेल्या प्रतिपक्षाच्या सैन्यामधून एखाद्या लाटेसारखा एक मोठा ला। ते पाहताच एखाद्या पर्वताच्या शिखरावरून प्रचंड शिला फेकली जावी त्याप्रमाणे विदुरथ राजाने त्या वीराच्या छातीवर आपल्या हातातील मुदगराचा प्रहार केला आणि त्या वीराला जमीन दोस्त यानंतर युद्धाची एकच गर्दी उडाली दोन्ही सैन्यातील योद्धे एकमेकांवर शस्त्राने प्रहार करू लागले त्यांच्या शस्त्रातून त्यावेळी विजेच्या ठिणग्या उडू लागल्या वीरांच्या हातातील चकचकीत आयुधे आकाशात चमकू लागल्यावर त्यातून जणू आकाशात रेषा चमटत आहेत असा भासवू लागला शस्त्रांचा खणखणाट आणि धनुष्यांचा टणत्कार सुरू झाला वीरांचा सिंहनाद मेघगर्जनाला हे मागे सारू लागला असंख्य बाणांचा लागून त्या ला एक असे लागले। कवचा झाल्यावर त्यातून अग्निच्या ठेणग्या पडू लागल्या योद्ध्यांच्या हातातील शस्त्रे एकमेकांवर आदळली जात असल्यामुळे त्यांची शकले छिन्न भिन्न होऊन आकाशात उडत असल्यामुळे ती पक्ष्यांच्या समुदायाप्रमाणे दिसत होती वीरांचे भयंकर आवाज होत असल्यामुळे भयभीत झालेल्या विमानातील अप्सरा आकाशात पळून जाऊ लागल्या होत्या सैन्यातील योद्धे मोठमोठ्याने गर्जना करीत असून तो ध्वनी मेघगर्जनाला हे तुच्छ ठरवित होता निर्विकल्प समाधीमध्ये असलेल्या मनुष्याला बाहेरचा ध्वनी ऐकू येत नाही त्याप्रमाणेच त्या ठिकाणच्या भयंकर आवाजापुढे मेघांचा आवाजही ऐकू येत नव्हता ठिकठिकाणी बाणांचा सतत वर्षाव चालला होता त्यामुळे वीरांची मस्तके आणि हातपाय तुटून पडत होते एकमेकांवर शस्त्रांचे प्रहार करताना योद्ध्यांचे खांदे एकमेकाला घासत होते आणि त्यावेळी त्यांच्या अंगातील चिलखतांचा मोठा ध्वनी होत होता वीर मारत होता। लख धारा, हेज ते सर्व असे भासत होते काही शिवराजातील खडगे एकमेकांवर तडात राहून त्यातून झण झण असा शब्द निघत होता कित्येक वीर आपले दंड मोठ्या आवेशाने थोपटत होते आणि त्यामुळे योद्ध्यांच्या तलवारी ऐकू येत होता एकमेकांवर आदळून मोडून पटत होते आणि त्यामुळे त्यांचा खट खट असा आवाज येत होता कित्येक योद्ध्यांची मस्तके तुटून त्यातून वाहणारा रक्ताचा पूर धग धग असा ध्वनी करीत चालला होता आणि त्या रक्ताच्या प्रवाहाबरोबर त्यांचे प्राण निघून जात होते शेकडो वीरांचे हातपाय मस्तके तसेच शस्त्रांचे तुकडे आकाशात एक एकसारखे उडत असल्यामुळे नभो मंडळ त्याने व्याप्त झाले होते शिवराच्या अंगातील चिलखत्या मधून अग्निच्या ठेणग्या बाहेर पडत असून त्यांच्या ज्वाळा त्यांच्या केसांना स्पर्श करीत होत्या रणांगणात जिकडे तिकडे खडगांचे झण झ्वनी होत असून त्यामुळे वीरांच्या अंगात अपूर्व वीरश्रीचा संचार होत कित्येक ठिकाणी प्रतिपक्षीय सैनिकांच्या भाल्याने हत्ती घायल झालेले असून त्यांच्या अंगातून रक्ताचे प्रवाह उंच उडत होते कित्येक हत्ती दुसऱ्या हत्तीवर दाचे प्रहार करीत होते आणि त्यावेळेस त्यांच्या तोंडातून उच्च आणि कर्कश बाहेर पडत होता कित्येक सैनिकांच्या अंगावर मोठमोठ्या मुसळांचे प्रहार झाल्यामुळे ते उच्च स्वरात आक्रोश करीत होते शस्त्रप्रहारामुळे मस्तके वेगळी होऊन ती आकाशात उंच उडणारे हजारो शिरकमरे आकाश आच्छादित करून टाकत होते त्या युद्धात मोठ मोठमोठ्या वीरांचे हात तुटत असून त्या आकाशात सर्पाप्रमाणे फेकले जात होते आकाशात धुळीचे लोट निर्माण होऊन ते मेघाप्रमाणे पसरत होते ज्या सैनिकांची शस्त्रे छिन्न भिन्न झाली होती त्यांनी शत्रुपक्षीय सैनिकांचे केस ओढून त्यांच्याशी झगडण्यास आरंभ केला होता कित्येक सैनिक प्रतिपक्षातील सैनिकांना नखाने ओरबाडित होते आणि त्यांचे डोळे कान नाक ओठ मान वगैरे अवयव छिन्न करीत होते ज्यांची शस्त्रे तुटून पडलेत अशा तऱ्हेचे मोठमोठे मल्ल समोरच्या वीराबरोबर बाहुयुद्ध करून त्यात विजय प्राप्त करून घेण्यासाठी अट्टाहास करीत होते शेकडो सैनिक मदनमंत हत्तीच्या पायाखाली चिरडले जात असून ते भूमीवर गडाबडा लोळत होते त्याचवेळी वेगाने जाणाऱ्या कित्येक रथांच्या चाकाखाली जमिनीवर पडलेले हजारो सैनिक चिरडले जात होते आणि रणांगणावर त्यांच्या रक्ताचे पाठ वाहू लागले होते समरांगणात उडणाऱ्या धुळीचे लोट आकाशात पसरून दिशा धुंद झाल्या होत्या आकाशात फेकली जाणारी आयुधे सूर्यप्रकाशात चमकत होती युद्धाच्या गर्दीमुळे दोन्ही पक्षाकडील सैन्य एकमेकात मिसळून मोठा सागर बनला असून त्याची घोर गर्जना चालू होती मृत्यू उन्मत्त होऊन आणि आपल्या विकट हास्याचा विलास दाखवून हजारो सैनिकांना गिळंकृत करून टाकत होता प्रचंड आकाराचे हाती आपल्या पर्वतप्राय शरीराने आणि उच्च स्वरात केलेल्या चित्काराने आकाशातील मेघगर्जनेचा जणव उपहास करीत होते सैनिक आर आपल्या चक्र, योद्ध्यांची त्या, त्या पर्वतावर एक मेखलाच दिसू लागली होती <coughs> रणांगणातून वर आकाशात उरणाऱ्या शेकडो पताका आणि चामरे मेघमंडलात शिरून विश्रांती घेत होती सैनिकांनी गोफणीतून फेकलेले दगडांचे समूह आणि चक्रे यांना भिवून आकाशातील पक्षी पळसले होते कित्येक योद्धे हातपाय तुटून समर अंगणात विवळत पडले होते कित्येक सैनिकांची मस्तके गुऱ्हाडेच्या आघाताने झडापासून वेगळी केली जात होती आकाशात उंच उडणाऱ्या खडगांची शकले नक्षत्र समुदायाप्रमाणे दिसत शक्ती ना, नावाची आयुधे फेकल्यामुळे शेकडो हत्ती मरून भूमीवर पडले होते युद्धाच्या गर्दीमुळे प्रहार करण्याकरता उभारलेले तोमर आकाशातील तोरणाप्रमाणे दिसत होते भ्रुशुंडी नामाच्या आयुधाने शेकडो खडगे तोडून टाकले जात असून त्यांचे आकाशात उडणारे अवशेष केशकलापा प्रमाणे दिसत होते सैनिकांच्या हातातील फारे वणव्यात सापडलेल्या कळकाच्या बेटाप्रमाणे रक्ताने माखून लाल भडक झाले दिसत होते आयुधे फेकण्यात त्यांच्यावर संतुष्ट झालेले डाजे त्या सैनिकांची प्रशंसा करीत होते त्रिशूलांच्या प्रहाराने मृत्यू पावणाऱ्या शिवराचा सन्मान करण्याकरता आकाशातील अप्सरा अतिशय उत्कंठित झाले होते बाहुभूषणे धारण करणाऱ्या सैनिकांच्या अंगावर गदांचे प्रहार होत असून त्यांची मुखे बर्फाच्या वर्षावामुळे घायल होणारे योद्धे विवळत पडले होते चक्र करवती वगैरे शस्त्रांचे सतत चलनवलन होत राहिल्यामुळे घोडी माणसे हत्ती वगैरेचा सतत संवाद चालला होता शेकडो कुऱ्हाडीच्या आघातामुळे तुकडीच्या चारी बाजूने मोठमोठारे दांड पसरून त्यात त्या, त्या सैनिकांना कोंडत होते परंतु त्यातील काही सैनिक उड्या मारून पळत होते तर कित्येक झाडाच्या आड लपून राहण्याचा प्रयत्न करीत होते ून दगडांचा वर्षाव होत असून त्यामुळे तरवारीच्या आघाताने मोडून गेल्यामुळे त्या छत्र्या जमिनीवर पसरलेल्या कमलाप्रमाणे दिसत होत्या कोफणीतून सुटणाऱ्या दगडांच्या वर्षावामुळे कित्येक ठिकाणी तर सैन्यच शिल्लक राहिले नव्हते आणि त्यामुळे जिकडे तिकडे सामसूम वाटत होते कित्येक रथांना जेवंत करता शेकडो सैनिक धावत चालले होते तसेच त्या रथ्याने प्रहार केल्यामुळे त्यापैकी काही सैनिकांची मस्तके धडापासून वेगळी होऊन जमिनीवर पडली होती आणि कित्येक रथी आपण आता सैनिकाकडून मरणार या भीतीने वाट फुटेल तिकडे रथ नेऊ लागली त्यावेळी त्या रथ्यांच्या चाकाखाली त्यांच्या पक्षाचेच कित्येक सैनिक चिरडले जात होते कित्येक सैनिक शत्रूकडील हत्तींवर चालून जात होते आणि हत्तीवरील माहूत त्यांच्यावर अंकुशाचे प्रहार करीत असतानाही ते अत्यंत जोराने हत्तींना मागे रेटत होते कित्येक हत्ती सैनिकांच्या कुऱ्हाडीने तोडले जात होते कित्येक ठिकाणी एकमेकांवर पास टाकून एकमेकांना मारण्याचे युद्ध चालले असून त्यात शेकडो वीर प्राणावर उदार झालेले दिसत होते कित्येक योद्धे शत्रु सैन्यातील वीरांच्या खुशीत जंभिए खुपशीत असून त्यामुळे दृधेर विदीर्ण होऊन ते मरून पडत होते कित्येक शूरवीर हातातील त्रिशुलांचा प्रतिपक्षीय योद्ध्यावर प्रहार करून त्यांचे अवयव छिन्न भिन्न करून टाकत ते। कि मोठ होते कित्येक धनुर्धारी शत्रुपक्षातील सैनिकांवर विजय मिळवत असताना मोठमोठ्याने आरोळ्या ठेवत होते काही वीरांच्या मानेवरून मोठमोठे केशकलाप रुळत ते वीर सिंहाप्रमाणे भयंकर गर्जना करीत होते त्यामुळे नरसिंहवेश धारण करणाऱ्या नटाप्रमाणे ते वीर दिसत होते कित्येक सैनिक आपल्या वज्रप्राय मुष्टीचे प्रहार करत असून प्रतिपक्षातील वीरांच्या समूहाला ठार करत होते कित्येक सैनिकांच्या हातातील पट्टे आकाशात उंच उडत असून ते शेन पक्षाप्रमाणे दिसत होते कित्येक वीर आपल्या अंकुशाचा प्रहार करून रथातील योद्धे हत्ती घोडे ध्वज इत्यादींना जमिनीवर लोळवीत होते काही ठिकाणी तर नांगराने युद्ध खेळले जात असून त्यात कित्येक शूर पुरुष मोठ्या पर्वताप्रमाणे स्थिर दिसत होते कित्येक ताडाप्रमाणे पुरुष हातातील कुदळ चालवून भोताची रणभूमी खणून काढून साफसूफ करत होते धनुष्यावरून फेकलेला बाण जेपर्यंत जाऊन पोहोचू शकतो त्यांच्या दुप्पट जागेत असलेले गोटे बाजूला फेकून आणि आसपासच्या माणसांना दूर सरून कित्येक जण युद्धभूमी तयार करत होते उखडा हजारो वीर हे तांदूळ असल्याप्रमाणे मुसल नामक आयुधाने ते काढले जात होते काही सैनिकांनी आपल्या अस्त्रुपी श्रृलाने प्रतिपक्षीय सैनिक रूपी पक्षांना बद्ध करून टाकले होते कित्येक वीर आपल्या तीक्ष्ण खडगाते प्रहार करून शत्रु पक्षातील हजारो सैनिकांना धनुष्यावरील बाण अंगठ्याने आकारण ओढून शत्रुसैन्यावर फेकित होते त्यांचाही मोठा आवाज होत होता कित्येक सैनिक कुंभाग्नी फेकत असून त्यांचा प्रतिकार करण्यासाठी विरुद्ध पक्षातील योद्धे शस्त्रास्त्रे फेकत होते कित्येकदा सैनिकाने फेकलेले कुंभाग्नी शत्रू सैन्यावर जाऊन आदळल्यामुळे त्यामुळे त्यांच्या सैनिकांच्या हातातील आयुधे गळून पडत होते कित्येक सैनिकांकडून फेकल्या गेलेल्या कुंभाग्नीमधून निघणाऱ्या जळजळीत निखाऱ्यामुळे शेकडो सैनिकांच्या डोळ्यांच्या खाचा होत होत्या काही प्रसंगी सैनिकांनी फेकलेल्या विषारी जलाच्या कुंभामुळे शेकडो सैनिक ठार होत होते त्या समरांगणात जिकडे तिकडे बाणांचा सारखा वर्षा घेतला होता आणि बाण फेकणारे वीर हे जणू मेघच असून त्यांची गर्जना ऐकून रणांगणातील कबंधे म्हणजे शिरावेगळी धडे ही मयुराप्रमाणे नृत्य करत होते कल्पांत काळाप्रमाणे वेगाने फिरणारे हत्ती हेच पर्वत असून ते इकडे तिकडे फिरताना दिसत होते सारांश अशा सर्व प्रकारामुळे तो रणा रणसंग्राम त्यावेळी महाभयंकर दिसत होता इथे श्री वासिष्ठ महारामाने उत्पत्ती प्रकरणे श्री वसिष्ठ पुढे सांगू लागले रामा अशा रीतीने ते युद्ध चालले असताना राजे लढणारे सैनिक मंत्री तसेच आकाशातून त्याखालच्या युद्धाची मौज पाहणारे देव गंधर्व वगैरेच्या मुखातून पुढील आशयाचे उद्गार निघू लागले धडापासून तुटून वर उडालेली शिरे पृथ्वीवर विखुरले असून त्यामुळे समरांगण हे नक्षत्राने युक्त असलेले आकाश ज्यातील कमळे हलत आहेत असे सरोवर किंवा ज्यात पक्षी भराऱ्या मारत आहेत असे अंतरिक्ष यांच्याप्रमाणे भासत आहे हे पहा आकाशातील मध्यान मेघ आणि सूर्याचे किरण वीरांच्या अंगातून वाहणाऱ्या रक्ताच्या धारा जोराच्या वाऱ्या बरोबर असून त्यातील शेंद्राप्रमाणे तांबूसल्यामुळे दुसऱ्या वरिष्ठ देवाला म्हणाला भगवान या ठिकाणच्या आकाश तुसाने किंवा कोंड्याने भरलेले दिसत आहे हे कसे त्यावर वरिष्ठ देव म्हणाले अरे बाबा हा तूस किंवा कोंडा नसून युद्धात वीरा मारलेल्या बाणाने व्याप्त झालेले हे मेघ आहेत वीरांच्या बाणांनी समरभूमीवरील धुळीचे जेवढे कण भिजले जातात तितकी हजार वर्षे ते वीर स्वर्गसुख भोगतात असे शास्त्र असल्यामुळे हे वीर आपल्या पराक्रमाची पहा कशी शिकस्त करीत आहेत एक वीर दुसऱ्या वीराला उद्देशून म्हणतो अरे असा भीतोच काय नीलकमलाच्या दलाप्रमाणे काळसर दिसणारी ही खडगे नसून समरांगणातील वीराकडे पाहणाऱ्या विजय लक्ष्मीचे विलासयुक्त नेत्र कटाक्ष एक गंधर्व दुसऱ्या गंधर्वाला म्हणतो त्या पहा देवस्त्रिया वीराना आलिंगन देण्याविषयी कशा उत्कंठीत झालेल्या दिसत आहेत एक वीर दुसऱ्या वीराला म्हणाला हे वीरा तू स्वर्गात येत आहेस असे पाहून ह्या पहा नंदनवनातील देवता मधुर आराप काढीत आहेत लता हेज हे रमणी चुज आहेत तांबूस पल्लव हेच ज्यांचे आहेत लता आमोद हा ज्यांच्या अशा तऱ्हेच्या या देवता पहा कशा नृत्य करू लागल्या आहेत एखादी ग्राम्यस्त्री नेत्र कटाक्षांच्या योगाने आपल्या वल्लभाचे हृदय भेदू टाकते त्याप्रमाणे ही सेना आपल्या कठोर कुऱ्हाडीचे आघात करून प्रतिपक्ष सैनिकांची हृदय कशी विदीर्ण करते सूर्यग्रहण काल राहूला सूर्याजवळ घेऊन जातो त्याप्रमाणे माझ्या बाबांचे सुवर्ण युक्त असलेले हे शीर शत्रूकडील हा बाण पहा कसा सूर्याजवळ घेऊन चाललाय त्यातला एक भ्याड सैनिक दुसऱ्याला म्हणतो हा पहा या ठिकाणी एक वीर ज्यातील साखर दंडाप्रमाणे दोन मोठे दगड ओरलेले आहेत असे विचित्र दंड नावाचे प्रचंड चक्र फिरवत आहे तो वीर दक्षिण दिशेकडून येत असल्यामुळे प्रत्यक्ष यमासारखा भयंकर दिसतो आहे आणि तो आपल्या सैन्याचा पार फडशा उडवित आहे तेव्हा चला आपण आलो तसेच परत जाऊया ही पहा वृक्षाप्रमाणे असलेली वीरांची उंच उंच कबंधे कशी रणांगणात नृत्य करीत आहेत त्यांची शिरे नुकतीच कापली गेली असल्यामुळे त्यांच्या धडावरील खळग्यामध्ये कंक पक्षाचे समूह बसले आहेत ते पक्षी आतल्या मांस खाण्यात अगदी गर्क झालेले आहेत वीरांचे कोणते समुदाय केव्हा कसे आणि कोणकोणत्या साधनाने स्वर्ग लोकात योग शकतील या संबंधाचा वादविवाद देवांच्या समुदायात चालला आहे ज्याप्रमाणे समुद्र आपणाकडे वाहत येणाऱ्या नद्यांना आपल्या उदरात सामावून घेतो त्याप्रमाणे ज्यामध्ये मत्स्य मकर वगैरे व्यूह हो रचण्यात आलेले आहेत अशा तऱ्हेच्या सैन्याला तो पहा एक भयंकर योद्धा कसा घट्ट करून टाकतोय एखाद्या पर्वताच्या शिखरावर पर्जन्याची वृष्टी होत असते त्याप्रमाणे हत्तीच्या गंडस्थळावरून बाणांच्या युद्ध करीत असता एकाने दुसऱ्या मानेवर आपल्या हातातील भाला फेकला आणि त्याबरोबर आपण आता वाचत नाही भावने या भावनेने अरे रे ह्या भाल्याने माझे शिर उडून नेले हे उर्गा तोंडून निघणार तोच त्याची मान तुटून पडली परंतु तो वीर समरांगणात शत्रूबरोबर लढताना मरण पावलं असल्यामुळे स्वर्ग लोकात जाऊ लागला आणि आकाशातून वर जात असता मी मेलो नसून जिवंत आहे असे उद्गार त्याच्या मुखातून निघाले तेव्हा ते एखाद्या पक्षाच्या मंजूर ध्वनीप्रमाणे पृथ्वीवरील लोकांच्या काने पडले एक सेनापती आपल्या हाताकाच्या सैनिकांना उद्देशून म्हणतो अरे ही पहा समोरची सेना आपल्या सैन्यावर कसा गोफणेच्या दगडांचा सतत वर्षाव करते तुम्ही नेटाने ने त्या एक पावले ती सध्या ती ती पती युद्ध करत असताना मरण पावला असून आता तरुणवीर स्वर्गाकडेच येत आहे असे पाहताच ती त्याचा अंगीकार करीत आहे आकाशात उडालेल्या भाल्याच्या फाळांची कामती सर्वत्र फाकलेली असून वीराना स्वर्गात नेण्यासाठी ने तयार केलेले ते जणू जिनेत आहेत असे वाटते एक वीर रणांगणावर मरण पडला असून त्याची पत्नी त्याच्या वक्षस्थळावर मरून पडलेली आहे ती स्त्री देवलोकातील अपसरा होऊन आपल्या पतीला शोधण्याकरताच पुन्हा पृथ्वीवर आलेली आहे की काय असे वाटते एक भीतरा मनुष्य दुसऱ्याला म्हणतो अरे रे आमचे हे सैन्य शत्रुपक्षाकडे सैन्याच्या मुष्टी प्रहारानेच ठार केले जात आणि यामुळे महाप्रलयाच्या वेळच्या लाटा मेरू पर्वतावर आदळून त्याला जर्जर करून सोडतात त्याप्रमाणे आपल्या सैन्याची अगदी दुर्दशा उडालेली आहे एक सेनापती आपल्या हाताखालच्या सैनिकांना म्हणतो अरे मूर्खानो पाहता काय शत्रू सैन्याबरोबर वीराप्रमाणे युद्ध करा आपल्या सैन्यातील जे अर्धवट घायल झालेले असतील त्यांना सैन्याबाहेरच्या सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवा अधमा अधमान आपल्या पायाखालील आपल्याच पक्षातील वीरांना तुळवता तेव्हा तुम्हाला म्हणावे तरी काय हे पहा मोठमोठे योद्धे दिव्य शरीरे धारण करून स्वर्गामध्ये अप्सरांच्या शेजारी जाऊन बसत आहेत आणि ह्या पहा अप्सरा आपल्या वेळ्या घालण्यात व्यग्र त्या वीरांना भेटण्याविषयी अत्यंत उत्सुक झालेल्या दिसत आहेत एका अप्सरेची मैत्रिणी तिला म्हणाली सखे हा पहिलास का तुला भेटण्यासाठी इतक्या लांबवरचा प्रवास करून स्वर्गात आलाय तेव्हा ज्यात सुवर्णकमळी फुललेली आहेत अशा आकाशगंगेच्या मनोरंजन कर तसेच रणांगणातील निरनिळ्या अयोध्याने खंडित झालेल्या लक्षावधी अस्थी आकाशात आवाज निर्माण करीत आहेत आणि आकाशातील ताऱ्याप्रमाणे त्या चमकत आहेत समरांगणावर मरणाऱ्या हजारो वीरांचे जीव ही जणू आकाश वाहणारी नदीच असून वीरांचे सुटणारे तीर हे त्या नदीतील जल आणि वीरांच्या हातातील चक्रे हे त्या नदीतील भोवरे होत या समरांगणातील वीरांच्या हातातील बाणांच्या आघातामुळे पृथ्वीवरून ओढणारे पर्वत हे परमाणू त्या नदीमध्ये जाऊन कोसळत असून त्यांचा तेथे चिखल झालेला दिसत आहे या रणसंग्रामातील मोठमोठ्या योद्ध्यांची शिरे आकाशात उंच उडत राहून भ्रमण करत आहेत आणि त्या शिरकमनामुळे आकाश हे सरोवराप्रमाणे दिसत आहे वीरांची तेजस्वी आयुधे हे त्या भाले, शस्त्रांची तीक्ष्ण टोके हे त्यावरील काटे तसेच आकाशात उडणाऱ्या सैन्यातील पताका ही त्यावरील पाने आणि बाण हे त्यावरील भ्रमर होत ज्याप्रमाणे मुंग्या पर्वतामध्ये जडून बसतात किंवा स्त्रिया पुरुषांच्या वक्षस्थळाचा आश्रय करतात त्याप्रमाणे भ्यात मरून पडलेल्या हत्तींच्या समूहात लपून बसत आहेत अलौकिक सौंदर्याने युक्त असलेल्या तरुण वीराशी आपला आता संयोग होणार अशी आनंदाची वार्ताच त्या जणू सांगत आहेत असे त्यांना भासत आहे जमिनीवरून आकाशात उडणारी छत्रे हे जणू चंद्रच आहेत की काय असे त्यावेळी भासत होते आणि नभोमंडळाला व्यापून टाकणारे वीरांचे यश हेच जणू भूतलावर उतरलेले चंद्र ते छत्र्यांचे कामे करीत आहेत असे दिसत होते एक सैनिक दुसऱ्या सैनिकाला म्हणतो ज्याप्रमाणे मनुष्य स्वतःच्या कर्मवासने उत्पन्न केलेल्या स्वप्नातील नगरात प्रवेश करतो त्याप्रमाणे ह्या वीराने मरणरूपी मूर्छा संपल्यानंतर क्षणात देवाच्या शरीरात पहा कसा प्रवेश केलाय आकाशामध्ये शूर शक्ती ृष्टी चक्र वगैरे नानाविध आयुधांचा सतत वर्षा होत चालला असून आकाशरूपी समुद्रामधील ते जणू मत्स्य मकर प्राणी प्राणीच आहेत की काय असे भासत होते वीराने सोडलेल्या बाणांच्या प्रहाराने शेकडो छत्रे छिन्न भिन्न केली जाऊन ती कलहंसाप्रमाणे आकाशात संचार करत होती आणि त्यांच्यामुळे ते आकाश लक्षावधी पूर्णचंद्राने सुशोभित झाले की काय असा भासत होता आकाशात शेकडो चामरे उडत असून त्यांच्यामधून मंजूर शब्द निघत होता आणि ते चामरे समुद्रातील वायूच्या योगाने निरुद्ध केलेल्या तरंगाच्या कांतीप्रमाणे दिसत होते समरभूमीवरील वीरांच्या शस्त्रप्रहाराने आकाशात उडत गेलेल्या आयुध्यांचे तुकडे तसेच छत्रे चामरे पताका वगैरे वस्तू दृष्टीस पडत असताना त्या वस्तू म्हणजे आकाशरूप शेतामध्ये उगवलेल्या यशवरूपी भाताचे ते अंकुरच आहेत की काय असे वाटत होते एका सैन्यामधील एक गमत्या दुसऱ्याला म्हणतो अरे गड्या तिकडे आकाशात कशी मजा चाललीये ती पाहत खरी कित्येक वीराने सोडलेले बाण समोरून येणाऱ्या शक्ती नामक आयुधांच्या समूहार आदळत आहेत आणि नासाडी उत्तर एक वीर प्रतिपक्षी योद्धा अंगा चिलखता पर अपने शस्त्र प्रहार करी मृत्यू या भयकार हुंकार चिलखत भीषण ध्वनि निगत है हे या बाजूला तर लक्षाधी सैनिक मरत असून त्यांच्या स्वभावात उभे असलेले आणि शत्रुकर्चा बाणाने छिन्न भिन्न केले जाणारे हत्तींचे समुदाय मोठमोठ्या पर्वताप्रमाणे दिसत आहेत कल्पांत काळाच्या वायूमुळे चूर्ण होणारे हत्तीचे खडग रूपे शुभ्रदात हे त्या पर्वतावरील झऱ्यातून वाहणाऱ्या पाण्याप्रमाणे दिसत आहे या ठिकाणी हा रथ त्याची चाके त्याचे घोडे सारे काही रक्ताच्या डोहात बुडून गेलेले असून त्यांची गती अजिबात कुंठित होऊन गेली आहे गर्दीत विरांच्या अंगावरील चिलखतावर शत्रुपक्षीय योद्ध्यांची खडगे आदळत असून त्यांच्यापासून होणारा टनटन असा ध्वनी हा नृत्य करणाऱ्या काल हातातील विणेतून निघणाऱ्या ध्वनीप्रमाणे भयंकर वाटत आहे समरांगणातील सैनिक हत्ती अश्व गदर्भ यांच्या अंगावर बाणांचा वर्षा होऊन रक्ताचे पाठ वाहत आहेत त्या रक्ताचे बिंदू वायूत मिसळत असल्यामुळे सर्व दिशाही पहा कशा लाल भडक दिसत आहेत कालीदेवीच्या केसाप्रमाणे कृष्णवर्ण दिसणाऱ्या आणि अने, अनेक प्रकारच्या शस्त्रापासून निघणाऱ्या किरणरूपी मेघानी भरून गेलेल्या आकाशात बाणरूपी कलिकांच्या माळा मेघातील वैद्यलतेप्रमाणे शोभत हो आहेत पृथ्वीवर जिकडे तिकडे रक्ताचे पूर आलेले प्रवाह वाहत असून रक्ताने माखलेली आयुधे सर्वत्र त्यामुळे हो ज्वालाने व्याप्त झालेल्या अग्निरोकाचा निनिळा वीरांच्या हातातील भुरशुंडी शक्ती शूल खटक मुसल भाले वगैरे आयुधे फेकली जात असून ती एकमेकांना तोडून टाकत आहेत ते युद्ध पाहणारा एक प्रेक्षक दुसऱ्याला म्हणतो अरे हे पहा या ठिकाणी शेकडो योद्धे रणांगणात जखमी होऊन पडले पण त्यातलाच एक वीर उठून बहुताच्या जखमी योद्ध्यांवर प्रहार करतोय यावेळी त्याचा अंगात त्याचा प्रतिकार करण्याचे सामर्थ्य नसल्याने ते नुसतेच त्यांच्याकडे टवकरून बघत या संग्रामातील हा सर्व देखावा स्वप्न स्थितीप्रमाणे दिसत तेथे असलेले वीर समरभूमीत एकमेकांवर खडगाचे प्रहार करीत आहेत त्यामुळे भयंकर आवाज उत्पन्न होतोय तसेच युद्धामुळे आनंदीत झालेल्या रणभैरवाचे ते गायरच चालले की काय असे त्या आवाजामुळे वाटत आहे त्या रणसंग्रामातील योद्ध्यांची लाख लाख शस्त्रे एक एकमेकांवर आदळून त्यांचे चूर्ण झाल्यामुळे तो वालुकामय समुद्र बनला असून त्यात पसरलेली छत्रे ही त्या समुद्राच्या लाटात आहेत की काय असा भास होत त्यावेळी समरांगणात शंख भेरी वगैरे हजारो वाद्यांचा जो गंभीर शब्द चाललाय त्याच्या प्रतिध्वनीने लोकपालांची नगरे धुमधुमून गेली अशा तऱ्हेचा तो रणसंग्राम रणसंग्रामरूपी पर्वत पक्षाप्रमाणे आपले पंख फडफळवीत असताना आकाशात जणू उड्डाण करण्याच्या तयारीत आहे काहीवीर म्हणू लागले अरे रे हे आमचे बाण आम्ही शत्रूंच्या चिरखतावर मारले खरे पण त्या ठिकाणी नुसत्या ठेणग्या उत्पन्न करूनच ते माघार येत आहेत तसेच शेजारच्या पर्वतावर आजून त्या पर्वतातील दगड उडून लावित आहेत असाच एक भित्रा माणूस आपल्या मित्राला म्हणतो संध्याकाळची वेळ म्हणजे यमाने संहार करण्याकरता नेमलेली घटकाच आहे की काय असे वाटते तेव्हा मित्रा हे प्रदीप्त अग्निप्रमाणे भयंकर दिसणारे बाण सुसू करत आपल्या अंगावर येऊन आदळत अदर, आदळले नाहीत तोवरच आपण दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी निघून जाऊया चल इतिश्री वाशिष्ठ महारामाने उत्पत्ती प्रकरणे सर्ग चौथी